तेही ब्रजनाथाची प्रतीक्षा करीत होते ब्रजनाथ आल्याची चाहूल लागताच ते आपल्या भजन बाहेर आले आणि त्यांना मोठ्या प्रेमाने स्वतःही बसले ब्रजनाथाने बाबाजींच्या चरणांची धुळी आपल्या मस्तकी लावून मोठ्या नम्रतेने म्हणाले मोठ्या नम्रतेने म्हटले महात्मन आपण काल मला निमाई पंडितांचे मूल सिद्धांत दशमुलाची शिकवण देण्याविषयी सांगितले होते आता कृपया मला त्याविषयी उपदेश करावा ब्रजनाथाच्या अशा प्रकारच्या सुंदर प्रश्नास ऐकून बाबाजी मोठे प्रसन्न झाले आणि बेटा मी तुला आता प्रथम दशमुलाचे सूत्र श्लोक सांगतो या श्लोकात दशमुलाच्या दहाही तत्वांचे सूत्र रूपात निरूपण केलेले आहे तू पंडित आहेस या श्लोकाचा तात्विक अर्थ विवेचनपूर्वक धारण कर प्राह आनह तत्व हरिह पदिना शाशवा जीवान प्रकृती कवलितान तद्विमुक्ता भावाद भेदा, भेदा प्रकाशं सकलमपी हरे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 आपण कृपया दशमुलाचा प्रथम श्लोक ऐकावा बाबाजी खूपच छान मी तुला दशमुला प्रथम श्लोक ऐकवतो ध्यानपूर्वक ऐक स्वत वेदो, हरिदयित वेदः, प्रभृति प्रमाण सत प्राप्तम प्रमिती विषयान तथा प्रत्यक्षादि प्रमिती सहित साधयती न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 ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य तैतिरिय छानोग्य बृहदार आणि श्वेताश्वेतर ही अकरा सात्विक उपनिषदे तसेच गोपाल उपनिषेद आणि नृसिंह तापणी इत्यादी कितितर उपासनेत कितीतरी उपासनेत सहाय्यक तापणी आणि ब्राह्मण मंडल आदी रुख साम यजुह आणि अथर्वाच्या अंतर्गत कांड विस्तारक वेद आचार्यांनी स्वीकारले आहे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 आणखीनही पहा खलुये भावान योजयेत अचिंत्या लक्षण महाभारताच्या या श्लोकात युक्तीची सीमा निर्धारित केलेली आहे म्हणूनच भक्ती आचार्य श्री रूपगोस्वामी भक्तीरसामृत सिंधू मध्ये लिहितात स्वल्पाचिरेव्यावावबोधिका युक्तीवला यद्या अप्रतिष्ठा अप्रतिष्ठा युक्तिद्वारे सत्याचे यथार्थ निरूपण होत नाही हे प्राचीन उक्तींनी सिद्ध होते यतेन पदी यो अप्यर्थ कुशल मातृभ अभियुक्तरेरेथे पाद्यते।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 काही तार्तिक लोक व्यर्थच वेदांविरुद्ध तर्कवितर्क करतात आता कृपा करून दशमुलाचा दुसरा श्लोक सांगा बाबाजी हरी सत्वेकं हरिसिव सुरेश प्रमाणित ब्रह्मो प्रकृतीरहितम तत्व। परमात्मा तास जगतनुगतो विश्वजनक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 असणारे परमपुरुष परमात्मा त्या श्रीहरीचे श्रीहरीच नवांती युक्त चितस्वरूप श्री श्री राधा वल्लभ आहेत ब्रजनात उपनिषदांमध्ये प्रकृतीच्या पलीकडल्या ब्रह्माला सर्वश्रेष्ठ तत्व सांगितले आहे परंतु श्री गौरहरी कुठल्या युक्तीने वा प्रमा प्रमा प्रणामाने कुठल्या युक्तीने वा प्रमाणाने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 संपूर्ण यश संपूर्ण श्री अर्थात सौंदर्य संपूर्ण वैराग्य या सहा अचिंत्युक्त परमत आहेत उपरोक्त गुणांमध्ये परस्पर अंग संबंध आहे प्रश्न निर्माण होतो यातील कोणता गुण अंगी आहे आणि कोणकोणते गुण अंग आहेत अंगी त्याच म्हणतात ज्यात अन्यान्य अंगाचा समावेश होतो उदाहरणार्थ वृक्ष अंगी आहे आणि फांद्या पाणी अंग आहेत शरीर अंगी आहे हात पाय त्याचे अंग आहेत आता अत अंगी गुण ते आहेत अंगाच्या रूपात न्यस्त राहतात भगवंताच्या चिन्मय विग्रहाची श्री रूपच अंगी गुण आहे आणि ऐश्वर वीर्य आणि यश हे तीन गुण अंग आहेत ज्ञान आणि वैराग्य हे उरलेले दोन गुण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 कुठलेच सिद्धतत्व नाही तर भगवंताच्या श्रीविग्रहाचे आश्रित तत्व आहे अर्थात ब्रह्म वस्तू नाही वस्तूचा गुण आहे भगवंतच ती वस्तू आहे आणि ब्रह्म त्याचा गुण आहे जसे अग्नीचा प्रकाश सिद्धतत्व नाही आहे तो अग्नीच्या अधीन एक गुण मात्र आहे ब्रजनात वेदांमध्ये ठिकठिकाणी टीक ब्रह्माच्या निर्विशेष गुणांचाच उल्लेख करून शेवटी सर्वत्र ओम शांतीही शांतीही हरिही ओम या मंत्राने ज्या श्री हरी सर्वोत्तम तत्व म्हटले गेले आहे ते हरी कोण आहेत बाबाजी, चिल्लीला बाबाजीला राधाकृष्णच ते हरी आहेत ब्रजनात, या में नंतर विचारेन, आता हे सांगा कि जगत परमात्मा भगवंताचे अंश कसे काय आहेत बाबाजी भगवान आपल्या ऐश्वर आणि वीर्य या दोन गुणांनी व्याप्त होऊन अखिल विश्वाची रचना करतात आणि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 या विष्णूची तीन रूपे आहेत कारण विष्णू शिरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू चित आणि मायेक दोन्ही जगांच्या मध्ये कारण समुद्र अर्थात विरजा पसरली आहे याच कारण समुद्रात भगवतंश कारण कारणशाही विष्णू विराजमान होऊन दूरस्थित माये प्रति दृष्टी करून तिच्यापासून माईक जगाची रचना करवितात श्री गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जगसृष्टीविषयी अशा प्रकारे वर्णन केले आहे, के आहे। एक्ष स इमान लोकान असृजत मायेमध्ये प्रविष्ट कार्णोदक्षाई विष्णूची इशान शक्तीच गर्भोदक्षाई विष्णू आहेत त्यास महाविष्णूंचे त्या महा या अंशाचे नाव शिरोदक्षाही हिरण्य गर्भ ईश्वर वा परमात्मा आहे श्वेता श्वेतो रूपनिषद मध्ये द्वासुपर्ण <coughs> दण द्वास सयुजा सखाया या मंत्राद्वारे जीवांच्या हृदयात प्रविष्ट याच परमात्मा आणि जीवाच्या स्थितीची तुलना एकाच फांदीवर बसलेल्या दोन पक्षांशी केली आहे ज्यात ईश्वरी कर्मफलदाता आहे आणि जीवरूपक्षी कर्मफला आहे गीतोपनिषेदात भगवंतांनी या तत्वाची अभिव्यक्ती अशा प्रकारे केली आहे विभूती भिवु, मतस्वसत्व श्रीमुद चिरित तेवछम तेजो अश संभव अथवा बहुनेते तवार्जुन विष्ट्याहितस्तक्षेन स्थिती जगत म्हणून पण पुरुष भगवंताच्या अंशरूप अंशस्वरूप परमाच्या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 सिद्धांत नारायण आणि कृष्णात कुठलाच भेद नाही परंतु जेथे विचार उपस्थित होतो तेथे कृष्ण समस्तांचे आधार तर आहे स्वयं रसरूप असल्याने परम उपदेय परम उपादेय तत्वही आहेत श्रीकृष्ण स्वयं भगवान श्रीहरी आहेत याचे प्रमाण वेद उपनिषेद आणि पुराणे आहे पुराणे आहेत जसे गोपा परा च पथि विशर तम स सदृचि विशुचिवसाण अवावरी वृंति भुवने श्वंतह। छांदकोप निषित मधे श्याम प्रपद्ये शबला छ्यामे मंत्रामध्ये मुक्तीनंतरही शुद्धजीवांच्या क्रियांचा उल्लेख आहेत श्रीमद्भागवतात येक्ष कृष्णस्तु भगवान स्वयं श्री गीतोपनिषदा धनंजय धनंजय गोपाल तापणी मध्ये एक वशी सर्व कृष्ण इड एक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 दुसरे असे की त्यांना गुणांच्या अधीन व्हावे लागेल मग ते स्वेच्छामय स्वतंत्र कसे राहतील तेव्हा मग याचे समाधान काय बाबाजी बेटा तू अजून माईक गुणांनी बद्ध असल्याने असा विचार करीत आहेस बुद्धी जोपर्यंत माईक गुणांद्वारे आबद्ध राहते तोपर्यंत ती शुद्ध तत्वात स्पर्शही करू शकत नाही जर तशी बुद्धी आपल्या सीमेचे उल्लंघन करून शुद्धत विवेचनाचा प्रयत्न करते तर शुद्धत माईक का आकार आणि माईक गुण आरोप आरोपून त्याची एक प्राकृत मूर्ती घडविते मग कालांतराने त्या मूर्तीस अणित्य विकारी तथा गुणांच्या अधीन जाणून त्यास त्यागते आणि निराची कल्पना करते अशा प्रकारे परमतत्वापर्यंत ती पोहोचू शकत नाही तू चिन्मय संबंधी जे दोष सांगितले आहेत वास्तविक ते सर्व सर्वथा निराधार आहेत निराकार निर्विकार आणि निष्क्रिय हे सर्व गुण माईक गुणांच्या विपरीत भाव आहेत परंतु हे देखील एक प्रकारचे गुणच आहेत आणि सुंदर कमल नयन, शांतिप्रद चरण कमल कला आणि विलास उपयोगी अंग प्रत्यांग, प्रत्यंगी प्रत्यंगादी शुद्ध चिन्मय स्वरूपात स्वरूपात स्वरूपात विग्रहत्व देखील एक प्रकारचे गुण आहेत या दोन्ही प्रकारच्या गुणांचा आधार स्वरूप मध्यमाकार श्री विग्रह अतिशय उपादेय असतो नारद पंचरात्रात श्रीविग्रहाचे अत्यंत मनोरम आणि सुसिद्धांत पूर्ण विवेचन केलेले आहे निर्दोष गुण विग्रह आत्मतंत्र निशेत आत्म मुखोदराधी सर्वत्र चगत भेद विवर्जितात्मा अर्थात श्रीकृष्णाचा विग्रह सच्चिदानंदमय आहे त्यात जडिय गुणांचा गंध सुद्धा नाही ते आणि कालाखंड आणि अद्गात तिका असीम वस्तू आहे पार्थिव विचाराने निराकार वस्तू असीम वा सर्व व्यापी असू शकते मध्यमाकार आकारयुक्त वस्तू सर्व व्यापी असू शकत नाही हा विचार फक्त जड जगातच लागू होऊ शकतो चित जगात तर सर्व वस्तू सर्व धर्म असतात म्हणून एक प्रकारचा गुण आहे तो जड जगातील मध्यमाकार वस्तूत नसतो परंतु तीच सर्व व्यापकता श्रीकृष्णाच्या मध्यमाकार विग्रहात सुंदर रूपात वर्तमानात राहते वर्तमान राहते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 सर्व्यापी आकाशाच्या समानच मानले गेले तर कालातीत पदार्थाचे महत्व काय राहिले कृष्णाचे व्रजधामच छांदोक्य उपनिषेदाचे ब्रह्मपूर आहे आणि हे ब्रजधाम संपूर्ण चितवस्तू अप्राकृत तत्व आहे त्यात सर्व प्रकारची चिदगत चिदगत विचित्रता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 इच्छा ते शकतात, आपल्या या प्रपंचात प्रकट करू शिकंका शंकातर ही आहे की है कि संसारी लोकप्रकाश धामास जड़ विश्वास एक खंडभाग आजली व्यवहार समान पहत का जरूर कृष्णाने कृपा करून स्वतःला जगात प्रकाशित केलेच आहे स्वप्रकाश विग्रहात सच्चितानंद रूपात दर्शन का नाही करत बाबाजी कृष्णाच्या अनंत चित गुणांमध्ये भक्त वात्सल्य एक गुण आहे याच गुणाने द्रवित होऊन भगवान आपल्या लाधिनी शक्तीद्वारे भक्तांना एक प्रकारे प्रकाराची चिन्मय शक्ती प्रदान करतात ज्यामुळे भक्तजन स्वयंप्रकाश भगवत स्वरूपाचे आणि त्यांच्या संपूर्ण चिन्मयचे साक्षात दर्शन करण्यास समर्थ होतात परंतु अभक्ताचे नेत्र आणि करणादी इंद्रिय समूह माईक असल्यामुळे हे लोक भगवंताच्या चिल्लीला आणि मानव इतिहासात काही फरक पाहू शकत नाही अजनाथ तर काय भगवान श्रीकृष्ण समस्त जीवांच्या प्रती कृपा करण्याकरिता अवतीर्ण होत नाही का बाबाजी निसंशय भगवान निसंशय भगवंताचा अवतार संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता झाला आहे त्या अवतार लिलेच्या त्या अवतार लिलेला भक्तजन शुद्ध चिलिलेच्या रूपात दर्शन करतात अभक्तजन त्या त्यास साधारण मानव चरित्रेसारखे जडतात परंतु वस्तू शक्तीच्या प्रभावाने कृष्ण भक्तीच्या प्रती अन्यान्य श्रद्धा उत्पन्न करवते म्हणून भगवत अवताराद्वारे अखिल विश्वाच्या जीवांचे उपकार होतात कारण तेच श्रद्धाळू जीव अन्यान्य भक्तीचे साधन करता करता करत करत एक दिवस भगवंताचा चिन्मय स्वरूप आणि त्यांच्या चिनलिलेस पाहण्यास समर्थ होतात ब्रजनाथ वेदांमध्ये कृष्णलीलेचा सर्वत्र स्पष्ट उल्लेख का नाही आहे बाबाजी वेदांमध्ये यत्र तत्र सर्वत्र श्री कृष्ण लिलेचे वर्णन आहे हे वर्णन कुठे कुठे मुख्य वृत्तीचे अवलंबन करून केले गेले आहे तर कुठे कुठे गौन वृत्तीचे अवलंबण करून शब्दांची दोन प्रकार वृत्ती आहे ज्यांच्या शब्दात अर्थ निर्णय होतो आहे अभियावृत्ती आणि लक्षणावृत्ती आणि गौणवृत्ती पण म्हणतात अभियावृत्तीचे अवलंबन करून शामोच्छ्यादी मंत्रामध्ये आणि छानोक्योपिषाच्या अंतिम भागात रसाची नित्यता आणि मुक्तजीवांच्या आपापल्या रसाच्या अनुसार कृष्णसेवेचे वर्णन केले गेले आहे शब्दांची लक्षणावृत्तीच गौनवृत्ती आहे आणि शेवटी मुख्यवृत्ती दृत्ती द्वारा कृष्णाची श्रेष्ठता स्थापित केली गेली आहे वेदांमध्ये कुठे कुठे अन्यवय अन्यवय पद्धतीद्वारा भगवंताच्या नित्यलीलेचा नित्यलीलेला लक्ष केले गेले आहे आणि अनेक स्थानांवर व्यतिरिक्त पद्धतीचे अवलंबन करून ब्रह्म आणि परमात्माच्या परमात्माच्या वर्णन केले गेले आहे वेदांची प्रतिज्ञा आहे ब्रजनाथ बाबाजी महाशय भगवानच परमतत्व आहे यात शंका नाही परंतु ब्रह्मा शिव इंद्र सूर्य गणेश आदी देवतांची वास्तविक स्थिती काय आहे सांगण्याची कृपा करा काही ब्राह्मण लोक महादेवास सर्वश्रेष्ठ ब्रह्मत्रामात जन्म घेतला आहे जन्मापासून अशाच गोष्टी सांगत आणि ऐकत आलो आहे मी याचे यथार्थ तत्व जाणू इच्छितो बाबाजी साधारण जीव उपास्य देवदेवी आणि भगवंताच्या गुणांना मी तुम्हाला वेगवेगळे करून सांगू इच्छितो या गुणा तारतम्यानुसार तुम्ही सहज सर्वश्रेष्ठ उपास्य तत्व शर्तुक्त बलियान वयसा विविधा भाषा सत्यवाक्य प्रिय वाऊ दुख बुद्धिमान प्रतिभा अन्विध श्व कृतज्ञ सुदृढ व्रत देश काल सुत्र शास्त्र चुषीवशी स्थिर दाख क्षमा शीलो गंभीर ध्रुतमान सम व्य शुरु मन कृत ही मान शरणागत पालकः सुखी भक्त सुरधत प्रेम सर्व शुभंकरः प्रतापी साधु साधुसमशय नारी गण मनोहारी सर्व्य सर्वाध्य हो समृद्धि मान वरीयानीश्वर शेट गुणस्तुकृति की हो, मुद्रा एवं पशाशद दुर्वका हरे रमी जीवे श्ते वसनो तया क्वचित परिपूर्णत्रुषोत्तम बुरुशोत्तन, पुरुषोत्तमे अथ पंचगुणाय सुरक्षे गिरीशिषु सदा स्वूप सम्राप्ञ नित नूतन सच्चिदानंद्रागिद्धी निषेध अथोच्य ते गुणाह पर्चिये लक्ष्मीवर्तीन अविचिंत महाशक्ती कोटिब्रह्माडविग्रह अवतारवलीजं हतरीकतीदायक आत्मागणाकर्षित मी कृष्णे किला अद्भुता चमत्कार लीला कलोल वारीधी अतुल्य मधुरा प्रेमंडित प्रिंडलमन साजिद चराचरह लीला प्रेमना प्रेमीख्य चुष्ट गुण सचिवानंद श्रीकृष्णात पूर्ण मात्रेत शुद्धचित भावात नित्य प्रकाशित आहेत शेषोक्त चार गुण श्रीकृष्ण रूपात सोडून त्यांच्या कोणत्याही इतर विलासमूर्ती कोणत्याही इतर विलासमूर्तीमध्ये पण नसतात या चार गुणांना सोडून उरलेले साठ गुण पूर्ण मात्रेत आणि पूर्णचित रूपात चितगण विग्रह युक्त नारायणात शोभा प्राप्त करतात शेषोक्त नऊ गुणांना सोडून बाकी पंचावन्न गुण अंशिक रूपात ब्रह्मा आणि शिव आदी देवतांमध्ये आढळतात पहिले पन्नास गुण समस्त जीवात बिंदू रूपात असतात शिव ब्रह्मा सूर्य गणेश आणि इंद्र हे देवतागण भगवंताच्या अंशिक गुणांनी युक्त असतात आणि संसारूप व्यापाराला चालवण्याकरिता अधिकार प्राप्त भगवत विभुती विभूतिप्रूप एक प्रकारचा अवतार विशेष आहेत या सर्व देवता स्वरूपत भगवंताचे दास आहेत त्यांच्या कृपेने अनेकांनी भगवतभक्ती प्राप्त केली आहे जीवांच्या अधिकार वेदाने या देवता पण जीवांच्या उपास्य कोटीत येतात भगवत भक्तीच्या अंग स्वरूप यांची पूजा करणे विधीच्या अंतर्गत आहे त्यांनी कृपा करून अन्यन्य कृष्ण भक्ती दान केल्यावर ते जीवांच्या गुरु नित्य पूजित होतात देव देव महादेव भगवत भक्तीत इतके पूर्ण आहेत की ते भगवत तत्वापासून अभेद असल्यासारखे प्रतीत होतात हेच कारण आहे की मायावादी महादेवास चरम ब्रह्मतत्व मानून त्यांची आराधना करतात तेरावा अध्याय समाप्त